भारत कन्या कल्पना चावला मूललेखक पंकज किशोर अन्वाद डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्या पाटिल प्रकरण पंधरावे स्पेस शटल स्पेस स्टेशन स्पेस शटल स्पेस शटल ही मानवनिर्मित अवकाश परिवहन प्रणाली आनवस्थित फेकल वाहन आता मुख्यतः तीन घटक अत बाहरअलटा दोन घनरूप रॉके बुस्टर पंख अल्ले कक्ष फिर ऑर्बाइटर हीन घटक आ हि ऑर्बिटर अवकाशयात्री व महत्वाचे सामान पृथ्वीच्या कमी उंचीवर नसाठी उपयोगी असत या ऑर्बिटरला आज पुष्कळ वेळा स्पेस शटल असे जाते. जात दृष्ट्या असे नामकरण चुकीचे आहे? प्रत्यक्षात हि शटल म्हणजे कक्षीय अवकाशयान आह पुन्हा पुन्हा त्याचा वापर करता यावा यासाठी याची निर्मिती कलि असतिता आणि तिचे साथीदार यांनी डिस्कवरी या शटलचा वापर कला हि शटल दोन साली निवृत्त करण्यात येईल यानंतर ओरायन नावाचे शटल वापरण्यात आणले जाईल चंद्रावर व त्यापुढे देखील मानवाला जाण्यासाठी सुकर व्हाव या उद्देशाने ओरायनची तांत्रिक मांडणी कलि स्पटल नामकरण शटल शटलच नामकरण कस कि जात समुद्रातील नावाजि जहाजाच नाव स्पटलला द्विसागरी जमिनीचा नकाशा तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणारे पहिली जहाज अटलांटिस याच नावान स्प्रस शटल समोर लिंजर हि ब्रिटिश संशोधनासाठी वापरल जहाज ब्रिटिश सागरी संशोधक जेम्स कुक याने वापरलेल्या एका जहाजाचे नाव होते डिस्कवरी हेच नाव देण्यात आले सध्या वापरत असलेल्या स्पेस शटलला स्पेस शटलचा उपयोग स्पेस शटल जी कल्पना नासाच्या शास्त्रज्ञांना सुचली ती काटकसर करण्याच्या उद्देशाने अवकाश यात्रेवरील खर्च कमी करून आर्थिक बोजा हलका करण्यासाठी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वापर करण्याजोगे या निर्माण करण्याचे उद्दिष्ट त्यांनी ठरविले निरनिळ्या प्रकारांनी शोध घेणे आव्हान स्वीकारून संशोधन करणे व ही सर्व कामे कमी खर्चात करणे याचा सांगोपांग विचार करून उच्च तंत्रज्ञान निर्मितीचा कठीण प्रयोग म्हणजे स्पेस शटलची निर्मिती अवकाशीय जागेचा नित्य वापर करता आला पाहिजे हा विचार देखील या निर्मितीमागे करण्यात आला प्रत्यक्षात घडले मात्र निराळेच उद्दिष्ट सफल झालेच नाही अशी टीका काही मंडळींनी केली निर्मिती काटकसर व्हावी म्हणून केली प्रत्यक्षात ती तशी झालीच नाही कारण यान बाहेर फेकण्याचा खर्च कमी नव्हताच आणि शटलमध्ये होणाऱ्या बिघाडामुळे त्याच्या लॉन्चिंगमध्ये वारंवार अडथळे येत होते या यामुळेच काटकसर करण्याचा हेतू सफल होत नाही असे टीकाकरांचे रास्ता म्हणणे एक मात्र खरे हे शटल बहुउद्देशीय म्हणूनच बहुगुणी आहे अग्निवाणाप्रमाणे ते जमिनीवरून अवकाशात झेप घेते कक्षीय भ्रमणात ते अवकाशनाचे काम करते आणि सर्वसामान्य विमानासारखे जमिनीवर अलगद उतरते ही तिन्ही कामे स्पेस शटल करू शकते करते उड्डाण झाल्यावर दोन मिनिटांनी बाहेरील टाकेपासून दोन बुस्टर विलग होतात ढिले केले जातात स्वतचे काम संपलेले हे बुस्टर पॅराशूट बाहेर घालवितात आणि त्याच्या मदतीने म्हणजे ते पूर्ण उघडल्यावर त्यांच्या मदतीने यान उड्डाणस्थानापासून अदमासे दोनशे ऐंशी किलोमीटर अंतरावर येऊन पडते त्या ठिकाणी ते गोळा केले जातात व हे बूस्टर पुन्हा वापरले जातात म्हणजे ते निरुपयोगी होत नाहीत पुढच्या प्रयोगासाठी वापरता येतात आणखी काही वेळानंतर बाहेरील टाकीदेखील अलग करून बाहेर फेकली जाते ही टाकी मात्र पुन्हा वापरता येण्यासाठी योग्य नसते म्हणूनच बुस्टरप्रमाणे तिचा दुसरांदा वापर करता येत नाही बुस्टर व टाकी बाहेर फल्यानंतर ऑर्बटर आपले कवायती इंजिन फायर करतो या क्रियेमुळे आतापर्यंत शटलचा अंडाकृती असलेला मार्ग वर्तुळाकृती होतो एकदा मार्ग वर या मार्गावर शटल जाऊ लागले की तारन्वित झाले असं मानले जाते परतीचा धोकादायक प्रवास शटलच्या प्रवासात पृथ्वी परत येणी हा सर्वात कठीण व आव्हानात्मक असा प्रसंग असतो परतीच्या या प्रवासासाठी ऑर्बिटरला आता अवकाश यंत्रपासून विमान यंत्रामध्ये रुपांतरित व्हावी लागते यातील सर्वात कठीण भाग येतो तो अवकाश यान मध्यम गती व उंचो रस्ते तेव्हा या क्षणी शटलला नियंत्रणात ठेवणे ही कडी समस्या असते याच अवस्थेत पृथ्वीच्या वातावरणात शटलचा प्रवेश असतो ज्या क्षणी हा प्रवेश घडतो त्याचवेळी यानाचे पृथ्वीच्या वातावरणाशी घषण होते यामुळे ऑर्बिटर गरम होते याशिवाय आजूबाजूच्या वातावरणाच्या आयनीकरणामुळे पृथ्वीवरील संशोधनशाळेशी त्याचा तोपर्यंत असलेला संबंध काही काळापुरता म्हणजे दहा बारा मिनिटांसाठी तुटतो हा काय म्हणूनच जीव घेणार असतो नासाचे सर्व शास्त्रज्ञ संबंध पुन्हा सुरू होणाऱ्या क्षणाच्या डोळ्यात तेल घालून समोरील यंत्राच्या बॅनरवर लक्ष ठेवून डोळ्यांची पापणी न हलविता वाट पाहत असतात एकदा हा छोटा क्षण पण त्या क्षणी दीर्घ कधीही न संपणारा असा वाटणारा हा काळ संपला पुन्हा नवनिर्मित संबंध जोडला गेला की ज्येष्ठ कनिष्ठ शास्त्रज्ञ आनंदाने उड्या मारू लागतात त्र्याण्णव किलोमीटर उंचीवरील या वातावरणात हवेचा थर गडद होतो आणि विमानगतीने नियंत्रण ताबा घेते यामुळे ऑर्बिटर जड भक्कम ग्लायडर होतो यान जमिनीवर उतरण्यासाठी खूप काळजी घेणे आवश्यक असते कारण इंधनाचा साठा जेमतेम फुडणारा असतो म्हणून दुसऱ्यांदा लँडिंग शक्य नसते एकदाच यशस्वीपणे यान धावपट्टीवर उतरायला हवे यासाठी लँडिंगच्या वेळी वातावरणाची प्रसन्नता अत्यावश्यक आहे आकाशात ढग नकोत प्रकाश स्वच्छ हवा व यान वेगाने जमिनीवर चाक टेकवणार असल्याने व ते खूप दूर जाऊन थांबण्याच्या अवस्थेत येणार असल्याने धावपट्टी खूप लांब असायला हवी नेहमीच्या विमानतळावर असते तशी नसावी यानाची गती कमी कमी होत जाते व धावपट्टीला पहिला स्पर्श होतो तेव्हाच गती जास्त असते यामुळेच विमान थांबण्यासाठी म्हणजेच गती शून्य होण्यासाठी खूप मार्ग काटावा लागतो कल्पनाचा अपघात का झाला अवकाशांत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते तेव्हा आणखी एक समस्या असते ती खऱ्या अर्थाने गंभीर असते प्रवाशांना घेऊन येणारे यान वातावरणात शिरते तेव्हा हवेच्या दर्शनाने यानाच्या बाहेरील पृष्ठाचे तापमान तीन हजार फेरणे इतके उच्च झाल असत पोलात वितळण्याच्या तापमानापेक्षा हे तापमान जास्त आहे मग यानाचे संरक्षण कसे क्ले जाते यासाठी खास उष्णता शोषणाऱ्या अडथळाची आवश्यकता असत यामुळेच वाहनाची व वा आतील प्रवाशांची सुरक्षितता राहू शकत पूर्वीच्या अवकाश यानांची सुरक्षतेसाठी उष्णता संरक्षक वापरत असत यानावर चोवीस हजार तीनशे इतक्या फर्षा आणि तेवीसशे लवचिक उष्णता रोधक टाईल्स ऑर्बटरच्या पृष्ठावर लावलेल्या असतात या टाईल्स नाजूक असतात व त्यांना संरक्षित ठेवणे अगदी आवश्यक असते पृष्ठावर तीन हजार तापमान असता यानाच्या आत मात्र सर्वसामान्य नेहमीसारखे तापमान राहते याचे कारण पृष्ठावरील उष्णता थोडी देखील आत लीक होत नाही कल्पना चावला यांच्या कोलंबिया या अवकाशांना टाईल्सचे संरक्षक कवच क्षीण व तो अपघात घडला स्प शटलचे महत्वाचे कार्य स्पेस शटलच्या मागे जे उद्दिष्ट शास्त्रज्ञांनी आखले होते ते बहुतांशी पूर्ण झाल्यासारखे आहे अटलांटिसचं उदाहरण घ्या आतापर्यंत 28 वेळा हे शटल वापरण्यात आल म्हणजे 28 मोहिमांमध्ये त्याचा अंतर्भाव होता आकाशात त्यान पहिली झेप घेतली तो दिवस होता एक ऑक्टोबर एकोणीशे तो क्षण फारच रोमांचकारी होता शटलला घेऊन जाणाऱ्या रॉकेटने अगदी सहजपणे त्याला अवकाशात नेल त्या मोहिमेवरुन सुखरुपणे अटलांटिस परत आले आणि त्याला पुन्हा कामाला गेले, त्याची दुसरी मोहीम सव्वीस नोव्हेंबरला त्याच वर्षी झाली त्यासे काम होते तीन उपग्रह अवकाशात सोडणे काम अगदी चोखपणे बजावले गेले, मग गाला तिसरा प्रवास ही मोहीम संरक्षण दलासाठी होती बावीस वर्षांपासून शटल कार्यरत आह संरक्षण दलासाठी अवकाश संशोधनासाठी दला त्याने सहाय्यतर कल शिवाय एकशे चौऱ्याहत्तर घेऊन प्रवास देखील कला प्रत्येक प्रवास लांबचा म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरमध्ये एकूण पंधरा कोटी पंचवीस लाख चौतीस हजार अठयाहत्तर किलोमीटर एवढा प्रदीर्घ प्रवास झाला सामान्यपण शटल वर्षाला 70 लाख किलोमीटर एवढा प्रवास करते। शटलच्या प्रत्यक्क मोहिमेत महत्वाच काम कलि जात स्पष्ट महत्वाची उपकरण व अंतराळ आदानप्रदान करण्याच काम या शटलन न संशोधकांची इच्छा रशियान बांधलखा मीर स्थानकावर सात वळा तर आंतरराष्ट्रीय स्थानकावर आठ वळा हि शटल घ्वून आल आह बावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शटलला निवृत्त करणार का मुळीच नाही त्याची उपयुक्तता व त्याने केलेली अमूल्य सेवा याचा ऋण आपल्या सर्वांवर आहे अशा या अतिउपयुक्त शटलकडून आणखी भव्य दिव्य काम, ही काम करून, करून ही संशदकांची इच्छा असणारच दोन मध्ये हवल दुर्बिनीच्या दुरुस्तीचे काम अटलांटीस कडून करून घेण्यात येणार आहे अवकाशात कार्यरत असलेली ही दुर्बीन म्हणजे माणसाच्या अवकाशातील शक्तिशाली डोळा आहे दूरच्या आकाशगंगा ताऱ्यांची जन्मस्थिती राक्षसी तारे दूर अंतरावरील धूम गु व ग्रह यांची शास्त्रीय माहिती खगोलशास्त्रज्ञांना हवलमुळे सतत मिळत आहा या पण यापक्षाही महत्वाच आणि मूलभूत काम ही दुर्बिन करणार आहा पृथ्वीच्या जन्माच्या वेळी म्हणजे साड़ारशे कोटी वर्षांपूर्वी कशी परिस्थिती होती हिचित्र रुपानी शास्त्रज्ञांना दाखविणार आह एवढ महान कार्य झाल्यावर कृतज्ञ पोटी शटलला निवृत्त करण्याचा शास्त्रज्ञांचा विचार होता पण अतिउपयुक्त वस्तूचा आपला मोह जसा सुटत नाही त्याप्रमाणे दोन मध्ये हि काम आटोपले तरी दोन हजार दहापर्यंत अटलांटिसला सक्व ठेवणार आह सुनीता विल्यम्सच्या विक्रमी अंतरावीरामुळे सामान्य माणसांमधही अवकाशाबाबत खूपच उत्सुकता निर्माण झाली आहे। एकूणच अवकाश यात्रेबद्दल माहिती गोळा करण्याची इच्छा तरुणांना होऊ लागली सुनीताच्या यशस्वी मोहिमेच्या काळात तिला घ्वून येणाऱ्या अटलांटिस या स्पेस शेटलच्या जमिनीवर चाके टेकल तेव्हा संपूर्ण भारतात आनंदाची लहर भरून आली त्यानिमित्त टीव्ही व वर्तमानपत्र यांनी या मोहिमेबाबत जी माहिती दिली त्यामुळे खूपशा नव्या टर्म्स कानावर पडल्यात स्पेस रॉकेट, स्पेस स्पटल स्पेस स्टन असे नवीन शब्द कानावर सतत आदळल्याने या सर्वांच्या कार्याची माहिती जाणून घ्याचा प्रयत्न सुरू झाला साधे उदाहरण पहा स्पॉकेट इंधन कस बनत स्पॉकसाठी इंधनापासून वगनापर्यंत सगळ काही स्पिल असत स्प रॉक खास लिब्रिकन गुरांच्या खुरापासून बनवल तिथे वापरले जात वातावरणाच्या सीमा ओलांडून अंतरात भरारी मारत त्या ठिकाणी तापमान शून्यापेक्षाही कमी असत या कमी तापमानावर देखील हे ल्युब्रिकन गोठत नाही हे त्यांची वैशिष्ट्य अशा प्रकारचे तिल मुंबईच्या व्हेटरनरी कॉलेजमध बावीस वर्षापूर्वी यशस्वीपणे तयार करण्यात आले होते हे तेल नीड्स फूड ऑइल या नावान ओळखल जात शून्याखाली देखील तापमानात न गोठण्याच्या गुणधर्मामुळे याचा उपयोग स्पेस रॉकटमध्ये करतात हिमशिखरावर गिर्यारोहण करणाऱ्या गिर्यारोहकाच्या गड्याळातही त्याचा उपयोग होतो अर्थात असे तिल महाग असणारच त्याची किंमत आहे एका किलोला दहा रुपये फक्त एका मृत जनावरांच्या खुरापासून शंभर ते दीडशे मिलीलिटर तेल मिळते उड्डाण शटलच्या उड्डाणाच्या वेळेस आकाश स्वच्छ सावे ही प्राथमिक बाजू पुष्कळ वेळा उड्डाणाची निश्चित वेळ ठरविली जाते व त्या सुमारास आकाशाच्या डगांची गर्दी होते विजा चमकू लागतात अशा परिस्थितीत उड्डाण काही काळ थांबविण्यात येते तसे पाहिले असता शटलला विजेची किंवा वीज पडण्याची काहीच भीती नसते कारण तसे घडले तरी शटल हे विद्युत वाहक रचनेचे असते सर्वसामान्य जेट विमानाप्रमाणे शटल हे अल्युमिनियम या विद्युतवाहक धातूपासून बनवलेले असते त्यामुळेच हा धातू आतल्या सर्व संवेदनशील उपकरणांचं संरक्षण करू शकतो ही जमेची बाजू असली तरी एक समस्या असते उड्डाणाच्या वेळी शटलमधून दीर्घ दाट वायूचा तुरा बाहेर पडतो शटल उंच जात असताना हा उड्डाण लोकांना दिसतो देखील या तुऱ्यामुळेच जमिनीकडे जाणारा विद्युत प्रवाह विजेमुळे जास्त कारणत होऊ शकतो वीज आदळल्याने शटल जरी सृषित असले तरी ढगाच्या गुंधर्वामुळे समस्या निर्माण होऊ शकतात अपोलो बाराच्या उड्डाणाच्या वेळी अशी समस्या निर्माण झाली होती स्पेस शटलचा प्रवास सुरु ज्या दिवशी शटलचा प्रवास सुरू, सुरू होणार त्यावेळेआधी एक मिट शटलची अंतिम तपासणी केली जाते आणि मग सुरू होते काउंट डाऊन म्हणजे वेळेची उलटमोजणी उड्डाण नियंत्रण कक्षातील कंप्युटरला हे काम दिले असते एखादी गंभीर समस्या या निर्माण झाली तर कम्प्युटरचे काउंटाऊन थांबून जाते नियंत्रण कक्षातील कंप्युटरची खोलवर पाहणी झाली की उड्डाणाच्या आधी 31 सेकंद तो हे काम शटलच्या आत असलेल्या कंप्युटरला सुपोद करतो आता 16 सेकंद उरले असताना लॉन्चर प्लॅटफॉर्मला पाण्याच्या तीव्र फवाराने ओलेसिंब करून टाकते काही सेकंदाच्या कालावधी जवळपास एक लाख लिटर पाणी ओतले जाते असे करणे आवश्यक आहे कारण उड्डाणकाळात जी प्रचंड ध्वनीऊर्जा निर्माण होणार आहे तसेच रॉकेटच्या एक्झॉस्टमुळे जी उष्णता बाहेर पडणार त्यापासून ऑर्बटचे संरक्षण करण्यासाठी ही क्रिया करत्यंत आवश्यक असत आता उरलेले फक्त दहा सक्कंद हायड्रोजन वायूच्या अॅक्टिवला कारणीत करण्यात येत प्रत्यक्ष ज्वलनापूर्वी हा वायू साठवून शंकाकृती टाकीत थोपवून ठाला जातो ज्वलनशील कक्ष द्रव हायड्रोजन व ऑक्सिजन भरले जात शटलची तीन महत्वाची इंजिन सहा दशांश सहा सक्कंद करण्यात येतात क्रमाक्रमान व झिरो दशांश बारा ती पटवली जातात आकाशात उड्डाणापूर्वी या इंजिनाचे कार्य नव्वद टक्के यशस्वी असायला हवे अवकाश याण उड्डाणाला अगदी थे थे। तयार आहे कुठलीही उणीव नाही उपकरणे शंभर टक्के काम करीत आहेत सर्व यंत्राची संपूर्ण तपासणी झाली आहे असे संगणकाने दाखविल्यावर काउंट डाऊन शून्य वेळ दर्शवित त्या क्षणी एसआरबी इंजिन प्रज्जलित करण्यात येत या क्षणी यान उड्डाणासाठी तयार होत महत्वाचे म्हणजे एसआरबी एकदा प्रज्जलित कल की मग ऑफ करता येत नाही म्हणूनच अतिशय काळजी घेण आवश्यक असत घड रॉकेटपासून ध्वनीच्या वेगाने वायूचा दाट तुरा बाहेर पडतो धडक तरंगाच्या लहरी शटलमध्ये उमटतात आणि शटलचा अवकाशात प्रवास सुरू होतो सुरुवातीला घड रॉकेट बुस्टर पॅडला जोडलेल्या असतात उड्डाण क्षणीत त्या स्थितीत असतात सहा सेकंदाने पॅड एकदम उभे होऊन ते पूर्णपणे उभे झाले की बुस्टर प्रचलित होतात आणि उड्डाणाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते कमी कक्ष शटल नेण्यासाठी उभ्या प्रवेगापेक्षा आडवा प्रवेग जास्त आवश्यक असतो जवळपास वर्तुळाकृती कक्षीय वेग हा तीनशे ऐंशी किलोमीटर इतक्या उंचीवर सात दशांश अडुसष्ट किलोमीटर प्रतिसेकंद इतका असतो उड्डाणानंतर ठीक एकशे सव्वीस सेकंदाने याण्याला सुपरसॉनिक गती आवश्यक असते यासाठी दोन बुस्टर जोडलेले बोल्ड डिले केले जातात व पॅराशूटला अंतर्भाव असलेले बुस्टर अलगद बाहेर सोडले जातात ते जमिनीवर पडतात व तेथे ते, ते, ते, ते, ते गोळा केले जातात आता शटल स्वतःच्या मुख्य इंजिनाच्या मदतीने अपेक्षित कक्षेत प्रवेश करण्यायोग्य प्रवेश प्राप्त करते यान आता उंची गाठण्यासाठी तिजापासून नाक वर असलखा अवस्थेत पुढ जाते, आता टाकीचे इंधन संपत आलिअसतून ती कोरडी पडू नय याकरता मुख्य इंजिन बंद करण्यात येत त्यासाठी हायड्रोजनच्या आधी ऑक्सिजनचा पुरवठा संपला जातो यानंतर यानाच्या बाहेर असलिली ही टाकी मोकळी कली जाते व तिला अवकाशात सोडून दिल जात ती खाली येत असताना तिची विभाजन होत तिची अस तुकड़ हिंदी समुद्रात सापडल आह परतीचा प्रवास व लँडिंग यान एकशे वीस किलोमीटर इतक्या उंचीवर असताना ते वातावरणात प्रवेश करते त्यावेळी त्याचा वेग आठ दशांश दोन किलोमीटर प्रतिसेकंद इतका असतो यानाचा वेग नियंत्रित करण्यात येतो यामुळे परतीच्या प्रवासात कमी उष्णता निर्माण होते खालच्या वातावरणात यान आले की ते सामान्य ग्लॅंडरसारखे काम करते उतरण्याची जागा जवळ येत असते मग लँडिंग क्रियेची सुरुवात होते ऑर्बटर दहा फूट उंचीवर असते व त्याचा वेग बारा किलोमीटर प्रति मिनिट इतका असतो एरा डायनामिक ब्रेकचा वापर करून वैमानिक यानाची गती कमी करतात ताशी तीनशे ब्याऐंशी किलोमीटर अशी गती ताशी दोनशे पन्नास किलोमीटर इतकी खाली आणली जात लँडिंगच्या काळात सामान्य जेट विमानाचा वेग ताशी एकशे साठ किलोमीटर इतका असतो म्हणजेच यानाचा वक्त आता जट विमानाच्या जवळपास म्हणजे फक्त दीडपट असतो वग नियंत्रित करण्यासाठी ब्रक्च्या साथीला साथी पॅराशूटला आणली जात ऑर्बिटरमधला पॅराशूट मोकळा होतो उघडला जातो त्याच्यात आपोआप हवा भरली जाते व ते पुढे जाणाऱ्या ऑर्बिटरला मागे खेचते पॅराशूटचा गळ ताशी तीनशे त्रेचाळीस किलोमीटर इतकी गती आणतो ऑर्बिटरचा वेगशी होतो जवळपास ताशी एकशे अकरा किलोमीटर यान जमिनीवर स्थिर झाले की काही मिनिटे त्याच अवस्थेत राहावी लागते उंचीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हायड्रोजिन वायूचा वापर केलेला असतो हा वायू विषारी असल्याने ही काळजी घेणे आवश्यक असते परिस्थिती सामान्य असली की नेहमीच यान कॅनडी स्पेस सेंटर येथे उतरवण्यात येते मात्र परिस्थिती असमाधानकारक असली तर यान कॅलिफोर्नियातील एडवर्ड्स एअरफोर्स बसवर उतर कॅलिफोर्नियात लँडिंग झाल तर शटलला केप कॅनावराल येथे न्यासाठी शटल कॅरियर एअरक्राफ्टला जोडून न्यावी लागत आपण चुकीच्या जागे कार पार्क क्लि की टोईंग कलि जाते तसलाच हा प्रकार फक्त या कामासाठी नासाला खर्च येतो एक दशलक्ष डॉलर्स